वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सतेचाळीसावा निषाधाने आणलेले अतिशय विस्तीर्ण आणि सुसज्ज अशा नावेज लक्ष्मण याने अगोदर मैथिलेला चढवले आणि मग आपण सुमंत थांबायला सांगितले आणि शोकाने अंतःकरण व्याकुळ असताना त्याने नाविका चल म्हटले भागीरथीच्या पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर लक्ष्मण डोळ्यात आसवे डबडबून हात जोडून मैथिलेला म्हणाला वैद्यही माझ्या हृदयात फार मोठे शल्य आहे की श्रीमान आर्याने या कामी मला नेमून लोकांच्या लोका निंदेला योजायला मरण यावे किंवा मरणाच्याही पलीकडे काही असेल तर ते व्हावे हे बरे शोभने माझ्यावर राग करू नको मला क्षमा कर असे म्हणून जोडलेल्या हाताने लक्ष्मणाने भूमीवर लोटांगण घातले हात जोडून रडत असलेल्या आणि स्वतःला मृत्यू यावा अशी इच्छा करणाऱ्या लक्ष्मणाला पाहून मैथिली अतिशय गोंधळून गेली आणि म्हणाली हे काय आहे मला काही समजत नाही मला खरे काय ते सा, लक्ष्मणा सांग तुझे मन स्वस्थ नाही असे मला दिसते राजाचे कुशल आहे ना राजा रामाची शपथ आहे तुला इतका मनस्ताप कशाच ते मला स्पष्ट सांग माझी तुला आज्ञा आहे वैद्यनी असे आग्रहपूर्वक म्हणतात लक्ष्मण मनाने जीन होऊन खाली मान घालून कंठ सदगदीच होऊन तिला म्हणाला जानकी तुझ्या बाबतीत नगरात आणि गावोगावच्या लोकात महाभयंकर लोकापोवास पसरलेला राजसभेत ऐकून रामाचे हृदय अत्यंत संतप्त झाले त्याने मला तो सांगितला आणि तो घरी गेला देवी जी पदवचने आप राजाने आपल्या हृदयात ठेवली आणि ती सहन न होऊन तो पाठमारा झाला ती वचन्या तुझ्या पुढे मला सांगत नाही आणि म्हणून राजाने तुझा त्याग केला आहे पण माझ्या दृष्टीने तू निर्दोष आहेस लोकवादाच्या का आणू नकोस आश्रमाच्या सीमेवर तुला टाकायला मला सांगितले आहे राजाची आज्ञा मान्य करून आणि तुझेही तसेच दिव्हाळे हे जाणून तशी मी तुला टाकणार आहे हे जान्हवीच्या तीरावर असलेले ब्रम्हर्षीचे तपोवन पवित्र आणि असे शुभे मनात विषाद करू नको इतले मुनिश्रेष्ठ माझा पिता राजा दशरथेचे अत्यंत जीवलस मित्र आहे संपन्न, विप्र जे वाल्मिकी त्या महात्म्यांच्या चरणाच्या व छायखा सुखाने रहा आणि जनकात म्हणजे त्यांचे त्यांच्याजवळ राहण्यातच चित्त एकवटून एकाग्रह आणि सदो देत रामाला हृदयात ठेवून पातीवृत्त राखून रहा। तसे केल्याने देवी तुझे कल्याण होईल उत्तरकांडाचा सत्तेचाळीसावा सर्ग समा